मत्तयाने लिहिलेले शुभ वर्तमान मत्तय अध्याय एक येशु ख्रिस्ताचा कुलवृत्तांत येणेप्रमाणे तो दाविदाच्या कुळात जन्मला दाविद अब्राहमाच्या कुळातील होता अब्राहम इसाहाक पिता होता इसाहाक याकोबाचा पिता होता याकोब यहुदा व त्याच्या भावांचा पिता होता यहुदा पेरेस व पिता होता त्यांची आई तामार होती पेरेस हे पिता होता हे रामाचा पिता होता रामा अमिनादाबाचा पिता होता अमिनादाब नोनाचा पिता होता नहशोन सलमोनाचा पिता होता सलमोन बवाजाचा पिता होता बवाजाची आई राहाब होती बवाज ओबेदचा पिता होता ओबेदची आई रूत होती ओबेद इशायचा पिता होता इशाय दावीद राजाचा पिता होता दावीद सलमोनाचा पिता होता सलमोनाची आई पूर्वी उरियाची पत्नी होती सलमोन रहबामचा पिता होता रहबाम अबियाचा पिता होता अबिया आसाचा पिता होता आसा योहशाफाटाचा पिता होता योहशाफाट योरामाचा पिता होता योराम उज्जियाचा पिता होता उज्जिया योथामचा पिता होता योथाम आहाजचा पिता होता आहाज हिचकियाचा पिता होता हिचकिया मनशेचा पिता होता मनसे आमोनचा पिता होता आमोन योशियाचा पिता होता योशिया यखन्या व त्याचे भाऊ यांचा पिता होता जेव्हा यहुदी लोकांना गुलाम म्हणून बाबेलाच नेण्यात आले तेव्हा हे झाले त्यांना बाबेल ला नेण्यात आल्या नंतरचा कुलवृत्तांत येण्याप्रमाणे यखन्या ये शलतीयेलचा पिता होता शल्तिएल जरुबाबेल चा पिता होता जरुबाबेल अभिहूत पिता होता अभिहूद एल्याकिम पिता होता एलयाकिम अजुरा पिता होता अजूर सादोक पिता होता सादोक याखिम पिता होता याखिम येलिहुद पिता होता एलिहुद एलाजारचा पिता होता एलाजार पिता पिता होता, पिता होता, मतान याकोब योसेफ एला पती होता मरिया येशूची आई होती येशू ख्रिस्त म्हटले आहे याप्रमाणे आब्रहामा पासून दहावीदा पर्यंत चौदा पिढ्या झाल्या आणि दावीदा पासून बाबेलच्या बंदिवासापर्यंत चौदा पिढ्या झाल्या बाबेलच्या बंदिवासा पासून ख्रिस्ताच्या जन्मापर्यंत पिढ्या झाल्या येशुख नाव मरिया होते आणि येशु ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला मरियेचे योसेसी लग्न ठरले होते परंतु त्या अगोदरच ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती आहे असे दिसून आले तिचा भावी पती योसेफ चांगला मनुष्य होता तिची लोकांमध्ये बदनामी होऊ नये म्हणून त्याने गुपचूप तिला सुटपत्र देण्याचा विचार केला पण असे विचार त्याच्या मनात घोळत असतानाच देवाच्या दूताने स्वप्नात त्याला दर्शन दिले आणि सांगितले डावीदाच्या वंशातील योसेफा मरेशी लग्न करण्यास अनुमान करू नकोस कारण तिला होणारे मूल पवित्र आत्म्यापासून होणार आहे त्याचे नाव तू येशू ठेव कारण तो त्याच्या लोकांची पापापासून सुटका करील हे सर्व यासाठी घडले की प्रभूने संदेश जे सांगितले होते त्याची पूर्तता व्हावी तुमारी गर्भवती होईल ती एका मुलाला जन्म देईल आणि ते त्याला इमान्युअल म्हणजे आमच्या बरोबर देव आहे असे म्हणतील जेव्हा योसेफ जागा झाला तेव्हा देवदूताने आज्ञा केली होती तसेच त्याने केले त्याने मर्याशी लग्न केले पण तिने मुलाला जन्म देईपर्यंत त्याने तिला जाणले नाही आणि योसेफाने त्याचे नाव येशू ठेवले